विश्वेश सच्चिदानंद वंदेहोखिलचिर्तीवी सीकरीया त्यावेळेला आपण गतीबुद्धी व साधार्थ शब्दकर्मा कर्मकाना आणि करता सणव या सूत्रामध्ये या विषयावर आपण बोलत होतो त्याची उदाहरण आपण बघितली आधी खातेवर हो ना त्यानंतर अक्षयरहिसे न ही सगळी <coughs> वाढतिक होती आणि त्यानंतर शब्दायतीर्ण हे आपण बघत होतो शब्दायतीर्ण आणि त्यामध्ये आपण असं म्हटलं शब्दम करोती याची शब्द या शब्दाला या प्राथिपदिकाला क्यंग आता प्रत्यय राहिला क्य कम म्हणजे य त्या येत शब्दमधील कला दीर्घ झाला आणि शब्दाय असा नामधाकू तयार झाला शब्दाय शब्दाय याचा अर्थ शब्द करो तो शब्द करणे ध्वनी करणे म्हणजे शब्दाय आता या शब्दा यचं जेव्हा प्रयोजकाचं रूप होत शब्दायते देवदत्ता आणि यज्ञदत्त देवदत्ताला शब्द करायला लावतो असं जेव्हा तुम्हाला म्हणायचं असत तेव्हा शब्दायते याचा जो प्रता देवदत्त त्याचं प्रयोजक वाक्यरचनेमध्ये कर्म त्याला संज्ञा येणार की नाही असा प्रश्न आहे मुद्दा असाय कशी येणार इतिहास गृहीत धरून वार्ती केलेलं आहे शब्दायतेअर्ण शब्दायती शब्दायते हा जो प्रयोग आहे शब्दाय हा जो धातू आहे त्या धातूच्या बाबतीमध्ये जेव्हा प्रयोजक वाक्य रचना येते तेव्हा त्या प्रयोजक वाक्य रचनेमुळे आणि कर्त्याला निकर्म सोधण्या करायची नाही प्रश्न असा आला की शब्दाय या धातूच्या बाबतीमध्ये आणि कर्त्याला निकर्मसोधने आली कशी त्याचं उत्तर असं आहे की शब्दाय हा धातू अकर्मकर्मक शब्दाय हा धातू अकर्मक झाला अकर्मक असल्यामुळे प्रस्तुत सूत्रातील आकर्मक या अटीमुळे आणिर्म संज्ञा प्राप्त होईल नुद्धी प्रत्यभ साधणार शब्दकर्म अकर्मक आकर्मक असल्यामुळे या सूत्राने आणि कर्त्याला निकर्म संज्ञा प्राप्त झाली आकर्मकत्वामुळे आता आकर्मकत्व कसं आलं म्हणून तिथे शब्दायते त्याचं पुढे काय म्हटलंय उदाहरण दिले ना शब्दा येते काय म्हटलेलं आहे शब्दा याती देवदत्त आता वाक्य असं आहे की मुलचं वाक्य आहे शब्दायते देवदत्ता हे अणिवाक्य आहे अणिवाक्य शब्दायते देवदत्ता आता यज्ञरत्त जो आहे तो देवदत्ताला रनिंग करायला लावतो आहे समजा तो जो मुख्य कुठल्याही पलचणीचा जो कमांडर असतो तो, तो त्या सुभेदार याला सांगतो की आज्ञा दे आणि कॉल इन असं तो त्याला सांगतो मग तो, मा तो शिटी हो। मारून सगळ्यांना एकत्र करतो हा जो त्याने शिटीचा आवाज काढला तो त्या सीओच्या आज्ञेमुळे त्याने काढला आता तो सीओ जो आहे तो त्याला सिटी वाजवायला लावतो असं याचा म्हणजे तो असा जो यज्ञदत्त आहे तो आता देवदत्ताला शब्द करायला लावतो अशा सारख्या प्रयोजक रचनेमध्ये यज्ञदत्त हा प्रयोजक करता झाला देवदत्त हा प्रयोज्य म्हणजे आणि करता आहे त्याला कर्मसंज्ञा करायची की नाही असा प्रश्न आहे शब्दाय अकर्मक धातू असल्यामुळे त्याला सांगतोय करायची नाही शब्द हा पण आहे ना तिकडे म्हणजे अकर्म काय हे आणखी मुद्दा पण शब्द पण आहे शब्द कर्मचा त्याच्याविषयी सांगतोय धातू जो आहे शब्दाय असाय आणि शब्द हा त्या धातूचा भाग झालेला आहे त्याच्याशिवाय आता शब्दाय असं जर का तुम्ही क्रियापद घेतलं धातू घेतला त्याचा जो एक अर्थ आहे शब्द करणे त्याच शब्द हे कर्म आहे का असा प्रश्न आहे करणे ही जी क्रिया आहे त्याच शब्द हे कर्म आहे आणि आता शब्द करण्याचा एक धातू झाला या या शब्द करने शब्द कर्म नहीं। शब्द है करने या शब्द कर्म कर्म मत्व अशा स्थिति अकर्मकत्वे शब्द आयोजला धातूच्या बाबतीमध्ये आणि कर्त्याला निकर्म सोडण्या आली त्या वार्तिकाने किती करू नका आता मुद्दा असा आला की अकर्मकत्व तरी कसं आलं म्हणून पुढचं वाक्य पुढचं वाक्य काय संगृहित संगृहित संगृहित कर्मत्वेन अकर्मकत्वात प्राप्ती धातुअर्थ संगृहित कर्मत्वेनं आकर्मकत्वात प्राप्ती ही म्हणजे या सूत्राने आणि कर्त्याला प्राप्ती कशी झाली तर संग्रहित कर्मत्वेनं आकर्मकत्वात प्राप्ती धातुअर्थ संग्रहित कर्म असल्यामुळे असा हा धातू असल्यामुळे तो अकर्मक झाल्यामुळे धातुअर्थ संग्रहित कर्म असं या धातूचं असं क्रियेचं स्वरूप आहे असा हा धातू आहे त्यामुळे याला अकर्मकत्व आलं आणि अकर्मकत्वामुळे प्रस्तुत सूत्राने शब्दाय याच्या बाबतीमध्ये या अनेकर्त्याला निकर्म होण्याची प्राप्ती आली आता धातुवत्वसंगृहित कर्म म्हणजे काय ते बघूया धातवत्त संगृहित कर्म अर्थ धातूच्या अर्थामध्ये जे कर्म निर्दिष्ट झाला आहे समाविष्ट झाला आहे त्या क्रियेला म्हणायचं धातुअर्थ संगृहित कर्म किंवा त्या धातूला म्हणायचं धातुअर्थ संगृहित कर्म क्रियाबोधक धातू धातुअर्थ संगृहित कर्म अशी ती क्रिया आहे म्हणजे काय अशी क्रिया की जिचं कर्म धातूच्या अर्थामध्ये समाविष्ट होऊन येत वेगळं असं कर्म कर्मपद असं वाक्यात असणार नाही कर्मच कर्मच शब्दम करोतीमध्ये शब्दम हे त्या करोतीचं कर्म नाही कर्म त्या धातूचा आता जो धातू बनला त्यामध्ये ते कर्म समाविष्ट झालं शब्दम करोती या अर्थाचा धातू बनला त्या धातूच्या अर्थामध्ये करोतीचं जे कर्म शब्द हे समाविष्ट झालं म्हणून धातुअर्थाने या कर्माचा समावेश केला असा तो धात झाला तर शब्द करोती मध्ये म्हणून कर तो अकर्म आहे धातूच्या धातूच्या अर्थातच ते कर्म समाविष्ट झालं शब्द करोती असाच शब्दाय याचा अर्थ आहे म्हणजे शब्दायचा अर्थ शब्दायाच्या अर्थामध्ये शब्द हे कर्म आधीच समाविष्ट आहे म्हटलं होत हात लावणे आणि हाताळणे समाविष्ट झाले ज्यांच्यामध्ये कर्म असे त्यांच्या बाबतीमध्ये ते असं कडे सगळे त्यामुळे आकर्मक होते वैरा येते कलहा येते कलहम करोरम करच्या कलेत एक असं जुरळाने पैसे पतंग आले असे पतंग होणे पण तिथे तो मुलाचाच आकर्मक जातोय होणे पण समजा असा सकर्मक असता त्या बाबतीत तो आकर्मक झाला असता मुळचा तो कर्म त्याच्यात समर्थ झाला अर्थात पतंग होणे हे कोणीच ह्याच्यात कर्म नाही पतंग हो होणे ही वेगळी क्रिया पतंग हे कर्तृपद आहे पण हा पण म्हणजे या अशासारख्या उदाहरणामध्ये शब्द करणे म्हणजेच मग डागाळणे ही जी उदाहरणं आहेत ना डाग लावण्याचं लावणे या क्रियेपदाचा डाग हे किंवा लागणे लागणे ह्या क्रियापदाचा डाग हे कर्म असं म्हणू शकतो आपण त्याने डाग लावला कुणीतरी डाग लावला त्याने तिथे सकार तिथे ते सकर्मक झाला तो कर्म आहे तिथून तेच जेव्हा तुम्ही डागाळणे असं म्हणतात डागाळण्यामध्ये डाग लागला नुसतं तिथे सकर्मकत्व तिथे आकर्मक आहे लागणेमध्ये अकर्मक तिथे सकर्मक झुरळाने कैसे पतंगा नाही पण संस्कृतमध्ये काकस्तू गरुड आहे शिखर सस्तू काकस्तू गरुड आहे एरंडोपीरंडोपी संस्कृत मध्ये आहे पण आता शब्दम करवती त्याच्यामध्ये शब्द हे सरळ सरळ कर्म आहे करवतीच वैरम करवती कलहम करो अभ्रम करो ही सगळी सगळं कर्म आहेत आणि नंतर जेव्हा तुम्ही त्याचं त्याचं धातू पद तयार करता था तेव्हा ते कर्म त्या धातूमध्ये आणि धातूच्या अर्थामध्ये समाविष्ट करतो आता हा जो धातू आहे त्याला तुम्ही ते अंतर्गतच एक कर्म आहे त्याच्या अनुषंगाने म्हणणार का असं कर्म ते उत्तर नाही त्याला नाही म्हणायचं कर्म त्याला कर्म त्या धातूच्या अर्थात समाविष्ट झाल्यामुळे अशा धातु अशा क्रियापदा आकर्मक मनाको आकर्मक मनाएणन एिके मधेल की कारिका अपन बोला अभी है धातोर अर्थांतरे वृत्ते धातोर धातोर अर्थांतरे वृत्ते वृत्ते हो थे नोपसंग्रहा दुसरी ओटे न उपसंग्रहाे नोपसंग्रहाची उपसंग प्रसिद्धे, प्रसिद्धे।, प्रसिद्धे। अविवक्षात प्रसिद्धेर अविवक्षात प्रसिद्धेर हा विसर्ग नुसता शब्द म्हटला तेव्हा विसर्ग म्हटला पुढे अविवक्षात आहे म्हणून त्याचा रव करण्यात येसिद्धेर सोडपूर आम्ही र नुसता लिहात होती प्रसिद्ध हेर र काढून त्याचा पाय मोला प्रसिद्धेर अविवक्षात क्रिया क्रिया धारे वृत्ते धावाथेन उपसंग्रहा क्षात कर्मो कर्मिका ते क्रियापदी कालिका आहे क्रिया अकर्मिका केव्हा होते कर्मण जेव्हा कर्माच्या बाबतीमध्ये या या गोष्टी करतात कोणत्या कोणत्या गोष्टी धातु अर्थ जेव बदलतोध धातू का अर्थ बदल तो, आर्था आर्था बदल तो वह वह धातु अर्थ जेव एक दुसरा लगी नीत सकार तो द्विक्रमक आहे काम माझ्यावर वहती मागच्या सूत्रात आपण बघितलेला आहे हा हा त्याच्यात तो वहो तास महामासा आहे जेव्हा त्या वहधातूचा अर्थ वाहून नेण्याचा नसतो नुसतं एक जागा सोडणे असं असत असा आपण त्याचा अर्थ होतो तेव्हा तो आक्रमक होतो नदी वहते ती वाहते आहे ना एका जागेवर पुढे जाते एवढंच तिथे म्हणायचं नदी वहती या ठिकाणी कुठे वहती असं तिचा अभिप्रेत नाही अर्थ पण धातूचा अर्थ बदलल्यामुळे एरवी जो सकर्मक धातू होता तो इथे आकर्मकच हा नदी वहती या वाक्यामध्ये बडध धातू जो तो आकर्मक धातूवर अर्थांतरे वृत्ते धातूअर्थेनं उपसंग्रहा कर्म जेव्हा धातूच्या अर्थामध्ये समाविष्ट केलं जात उदाहरण हेच शब्दाय तेव्हा ती क्रिया आकर्मिक आहोत धातव अर्थेनं कर्म उपसंग्र कर्मण हा उपसंग्रह कर्माचा उपसंग्रह म्हणजे कर्माचा समावेश तात्वर्थाने होतो अशा क्रियेला अकर्मिका क्रिया असं म्हणायच त्याचप्रमाणे कर्मणा प्रसिद्ध कर्म प्रसिद्ध असत रामा हंती असं म्हणायला लागतो कर्म प्रसिद्ध आहे सांगण्याची आवश्यकता नाही का आवश्यकता नाही पण ते प्रसिद्ध आहे म्हणून नाही पण तो आता राम वाली म्हणती रावण म्हणती छडक म्हणती आणि वाणी काय रावण काय प्रसिद्धच आहेत हो पण म्हणजे रामाच्या बाबतीत म्हणायच्या काल तर तुम्ही हे करू शकता म्हणजे ठरलीतच राक्ष खानी असं तिथे हे होईल त्यांच्यापैकी कोणी म्हणजे ते प्रसिद्ध असल्यामुळे समजा तिथे ते उच्चारलं गेलं नाही तेवढ्यामुळे तरी स्वतः तो जातोच बनायचं नाही ज्या अर्थीने तो उच्चार नाही केलेला त्या अर्थी ते अकर्मक तिथे समजायचं प्रसिद्ध हे आणि अविभक्ष आता आणि तुम्हाला आता इथे माहिती आहे हवा पण तुम्हाला सांगायचंच नसेल कर्म वक्त्याला वक्त्याला कर्माची विभक्षच नाही कर्म सांगायचंच नाही आम्हाला अविवक्षात पंचमी हा जो म्हणजे अप्रसिद्धेचा जो होता तो आधीच्या दोन ह्याच्याहून असा वेगळा आहे की तिथे म्हणजे सामान्यत कर्मत्व सकर्मक आहे धातू हा धातू सकर्मक आहे हा पण ते कर्म पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही इतकं ते प्रसिद्ध आहे पण मग एरवी एरवी अशा वेळेला आपण जे काय ते गृहित आहेस म्हणजे अध्याहत आहे असं जेव्हा म्हणतो ते इथे काम नाही म्हणायचं म्हणजे एरवी असा प्रसंग आला तर आपण म्हणू की ते सांगितलं नाहीये पण ते अध्याहत आहे बरोबर आपण त्याला कर, कर्मक आहे असं म्हणणार नाही अशा वेळेला तुम्ही त्या क्रियेला म्हणू शका असं त्यांचं म्हणणं सार सर्वसामान्यपणे ते गृहित आहे उतरलेलं आहे म्हणून एरवी अध्याहत आहे असं म्हणून भागलं नसतं का म्हणजे तिथे त्याला आकर्मकत्व सांगण्याची आवश्यकता काय एका एका दृष्टीने प्रसिद्ध आहे याचा अर्थ माहितीच आहे पण त्या वाक्याचा वाक्याचा जो प्रयोग आहे त्या प्रयोगामध्ये कर्माचा उल्लेख स्पष्टपणे नाही आहे तो एवढ्यामुळे ती क्रिया आकर्मकच ही गाडी होता <coughs> ता ता या जिज्ञासांमध्ये हे प्रसिद्ध आहे म्हणजे याच्यामध्ये विवक्ष आहे हे जाणतात त्याच्यामध्ये त्याला कर्म वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तो सांगत नाही सीएसटी गाडी जाते किंवा गाडी निघाली अशा सारख्या ते प्रयोग आहेत वाचावे होत नाही राम हा गच्छती तर राम जातो याचा प्रार्थ पूर्ण झाला राम हा अनुभव गच्छती म्हटलं तर अर्थ म्हणजे कुठे जातो या बन स्पेसिफाय केलं पण त्यामुळे त्याच्यामध्ये अध्याची अपेक्षा नाही रामहाती आणि दुसऱ्या नायचे आश्रय आणि व्यापाराचा इथे काय होत की पदाश्रय आणि व्यापाराश्रय हे दोन्ही एकाच ठिकाणी अपेक्षित आहेत भक्त्याला स्वतंत्रपणे वेगळं कर्म तिथे कर्म सांगायचं नाही आणि अविवक्ष अर्थातच कर्म सांगायचं नाहीये एकच करताच तिथे कर्म आणि करता दोन्ही आहे असं सांगायचं अशी जेव्हा विवक्षा असते त्या कर्माच्या बाबतीतल्या क्रियेला सुद्धा अकर्मक क्रिया असं म्हणायचे असा हा एकंदर सगळा व्यवहार कर्माच्या संबंधामध्ये या एका कार्यक्रमात त्यांनी नोंदवला आहे अविक्षा होता चार अशी चार कारण आहेत ज्यामुळे एखादा सकर्मक धातू आकर्मक होत अविवक्षा याचा अर्थ अर्थातच जे कर्म सांगण्याची विवक्षा नाही आहे म्हणजे भक्त हा भजन असं म्हणाले म्हणतात विष्णू असं भजन करतो असं दुधित झालेलं आहे पण ते स्पष्टपणे वेगळं सांगायचं नाही त्याचं कारण प्रसिद्ध हा प्रसिद्ध असं असंही होऊ शकतो पण ते सांगायचं नाही वेगळेपणे स्वतंत्रपणे वक्त्याला जो अभिप्रेत विषय आहे तो असा की तो शेवटी विष्णू रुपाला म्हणजे स्वतःलाच हे करतोय असं म्हणून विष्णू हा स्वतंत्रपणे शब्द आला नाही घातलेला नाही तर मला असं वाटतं की क्रिया कारण क्रिया किंवा बरोबर आहे कर्म स्वतंत्रपणे सांगितलं नाहीये मध्ये भाषिक वैशिष्ट्यापेक्षा वक्त्याची विवक्षा अधिक काम करते वक्त्याला ते सांगायचं नाहीये किंवा प्रसिद्ध म्हणजे सर्व मान्य आहे म्हणून वक्ता बोलत नाहीये त्या दिवशी या दोन्ही बाबतींमध्ये प्रसिद्धी काय किंवा अविवक्ष आहे अविवक्षेमध्ये ते प्रसिद्ध नसेल पण वक्त्याला सांगायचं नाही आहे आणि प्रसिद्धीमध्ये ते सगळ्यांना माहिती आहे म्हणून वक्ता बोलत नाही आहे अशा त्या अधिकच्या गोष्टी काम करता येतील पण अशा वेळेला तुम्ही त्या क्रियापदाला अकर्मक असं म्हणू शकता जरी ते एरवीस अकर्मक असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपला धातवर्थेनं अपसंग्रहात हा जो मुद्दा आहे तो प्रस्तुत संदर्भात लागू पडतो आणि प्रस्तुत संदर्भामध्ये आपण असं बघितलं की शब्द हे कर्म शब्दाय या धातूचा भाग झाला म्हणून धातू अर्थामध्ये ते मिळत धरलेत असल्यामुळे हा धातू आकर्मक झाला आता हा आकर्मक झाल्यामुळे प्रस्तुत सूत्राने आणि कर्त्याला निकर्मसंज्ञा प्राप्त झाली पण या वार्तिकाने सांगितलं की ती करायची नाही शब्दायतेर्ण म्हणून शब्दा येते देवदत्त पण यज्ञदत्त देवदत्तम करायचं नाही देवदत्तेनं असं करायचं शब्दाय यते शब्दाय असं जातो त्याच्या निष्प्रत्यय शब्दाय य असं झालं तर शब्दाय यती असं झालं दोन्ही चालेल म्हणून शब्दाय यती देवदत्तेन यज्ञदत्त असं ते प्रयोजक वाक्य झालं हर ंतरे भूने उदाहरण अर्थात बहती रस्ता उत्सर्ग कारण उपसर्गी क्रिया हा मूलत सकारमक है है है? उपसर्ग लग्नेक मी बात मुझे याद आहे ऐका तो ऑर्ग्यू बघाव अशा रीतीने आकर्मकत्वामुळे शब्द आहेत या जातूच्या संदर्भात आणि कर्त आणि कर्मसंविज्ञान प्राप्त आली ती नाही या वार्तिकामुळे म्हणून हे वार्तिक आवश्यक म्हणजे प्रत्येक वचनं जे आहे पाणीचं जे, जे वचन आहे ते त्या भाषिक वैशिष्ट्याची नोंद करत आहे त्याच्या पुढची जी सगळी आले आहेत ती काही विशिष्ट प्रयोजनामुळे आलेली मागे काहीतरी घटना घडते आहे ती घटना नियमांनी तयार होती आहे ती थांबवायची असेल तर दुसरे कोणतेच उपाय नाहीत अशा वेळेला पुढचं वचन केलं जातं प्रत्यक्ष जे वचन म्हणजे वाक्य वारती काय म्हणा किंवा आणखीन काही वाक्य आहे तर अशा वेळेला सांगितलं जातं नाहीतर एरबी इतर, एर इतर नियमांनी जर का ते काम होत असेल तर शक्यतो त्या नियमांनीच ते काम होऊ द्यावं असा परंपरेतला मतप्रवाह आहे पण आता कुठल्याच नियमाने ते काम होत नाही आहे असं जेव्हा तुम्हाला दिसतं त्यावेळेला तुम्हाला स्वतंत्रपणे वेगळं वाक्य करून ही गोष्ट सांगायला हवी उदाहरणार्थ रामाणाम हे रूप आहे रामाणाम रामाणाम हे रूप सिद्ध करण्याकरता स्वतंत्रपणे सूत्र केल्याशिवाय पाणीने गत्यंतरच नाही कारण इतक्या गोष्टी आहेत त्यानुसार रामाणाम हे रूप सिद्धच नाही म्हणून मग स्वतंत्रपणे हे वाक्य करावं लागतं तसं हे वाक्य आहे शब्दायतेर्न हे वाक्य काय सांगत आहे की अकर्मकत्वामुळे शब्दाय या धातूच्या संदर्भात आणि करत्याला आणि कर्मस्रज्ञा प्राप्त झाली सायंतीचा निषेध त्या ह्याचा येत होती पण ती हे शब्दा याच्या बाबतीत यायला नको आहे म्हणजे याचा अर्थ इतर जे आहे शब्दाय सोडून इतर जे असे नाम जातू ज्यांच्या बाबतीमध्ये आणिकर्त्याला निकर्मसंज्ञा ज्यांच्या बाबतीमध्ये आकर्मकत्व येत आहे त्यांच्या बाबतीमध्ये आणि कर्त्याला निकर्मसंज्ञा येणार इतर जे आहेत ते उदाहरणार्थ बाहेरा येते कलाहा येते आणि समजा असं तुम्ही म्हणालात की मित्रे कलाहा येते किंवा बालक कलाहा आणि मग धनम पैसे जे आहेत ते त्या मुलाला भांडायला लावतात असं तुम्हाला म्हणायचं असेल तर धनम बालकम असं तुम्हाला करायला लागेल कलहाय यती असं करायला लागेल त्याच्या बाबतीत करायचं कलहाय असा जो धातू ज्यामध्ये कर्माचा अंतर्भाव झाला आणि धातूअर्थ संगृहित कर्म झाल्यामुळे तो अकर्मक झाला त्या धातूच्या बाबतीमध्ये आणि त्याला डिकर्म संज्ञा करायची अशा धातूंपैकी जर कुठल्या धातूच्या बाबतीमध्ये आणि करत्या आणि कर्म संज्ञा करायची नसेल तर शब्द आहे असं सांगणं हे या वार्तिकाचं प्रयोजन असे भरपूर आहे शब्द आहे त्याच्या बाबतीत होत नाही असं एकच आकर्मकत्वामुळे हा एकच आहे म्हणून तो स्वतंत्र वार्तिकाने सांगावा तर तोच माहिती आहे आणि नंतरच्या परंपरेला सुद्धा माहिती त्यात बदल पडले सर हा मुद्दा याला स्वतंत्र वेगळं सांगण्याचं कारण काय होत कि इथे अकर्मकत्व आहे पण या धातूच्या बाबतीमध्ये हे कार्य होत नाही असं दिसत आहे भाषेत दिसतय म्हणजे याच्यासारखे संगृहित कर्म असे जे इतर धातू उदाहरणार्थ त्यांना हा नियम लावायचा नाहीये त्यांना सामान्य नियमाने आकर्मकत्वामुळे आणि त्याला निकर्म संज्ञा प्राप्त करायची करून द्यायची आहे सामान्य त्या नियमानुसार हे कार्य होत नसेल तर तो धातू आहे शब्दा असं याच्यात सांगायचं लोक व्यवहारात कशी रुप आढळत हेच एकमेव कारण दुसरं कारण भागवत संदिही इथं कर्म केलेलं आकर्मकत्वात प्राप्ती म्हणून त्या शब्दा याच्या बाबतीमध्ये या कार्याची प्राप्ती आहे ह्या सूत्राने आता मग अकर्मक म्हणजे नेमकं आणखी कोणाला म्हणायचं कारण अकथितमच्या ह्या सूत्रामध्ये आपण असं बघितलं होतं की त्यांनी असंही सांगितलं होतं की आकर्मक धातुविर योगे हो देशात काल हा भाव हा गंतभ्योध वाचक कर्मसंज्ञा काही वाच वाचित त्या कर्मसौज्ञेच काय मुळात ते आकर्मक धातू आहेत पण हे विशिष्ट चार हे ज्या गोष्टी आहेत यांना तुम्ही त्या आकर्मक धातूच्या संदर्भात कर्मसंज्ञा द्यावी असं सांगितलं मग आता मुळचा आकर्मक असताना तुमच्या वार्तिकाने जरा कर्मसंज्ञा आली आता काय समजायचं ह्याला अकर्मक समजायचं की नाही अशी अजून एक शंका उपस्थित होती मग त्याला अकर्मक समजून हे कार्य करायचं का, का तुम्ही त्या वार्तिकाने त्याला कर्मसंज्ञा दिली म्हणून त्याला सकर्मक समजायचं आणि हे कार्य करायचं नाही अशी शंका उपस्थित झाली म्हणून त्याचं समाधान पुढच्या वाक्यामध्ये करतात का या पुढचं वाक्य त्याच्यात म्हणजे कोण दे ते स्पष्ट करून सांगितलं काय वाक्य कर्मका, कर्मका न देशकाला संभवती देशकाल वगैरे या सगळ्या तत्वांना वार्थिक काळाने जरी कर्मसंज्ञा दिली असली तरी सुद्धा तेवढ्यावरून त्यांना सकर्मक समजायचं नाही त्यांना बाजूला काढायचं देशकालाधी भिन्न कर्म यशाम न संभवते देशकाल भाव आणि गंतव्य वेग कर्म ज्यादा बाब् संभवत नहीं अर्थात आस वगैरह धातु जो मूल से आकर्मक है एवडिना आकर्मक मना बाबती देश काल भाव गंतव्य अथवा सोड़े दुसर जो कर्म है तम से कर्म है तो संभवत नहीं उदाहरणार्थ असा धातू आहे त्यांना आकर्मक समजायचं म्हणजे ज्यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे देशकाल इत्यादी या तत्वांच्या संदर्भामुळे कर्मसंज्ञा जरी येत असली तरी सुद्धा त्या धातूंना अकर्मक समजायचं आहे त्यांना सकर्मक समजायचं नाही जरी तुम्हाला कर्मसंज्ञा दिसत असेल मासम आहे तिथी या कर्मसंज्ञा आहे मग असा धातूला सकर्मक समजायचा का नाही त्याला बाजूला काढा मास हा काय आहे शेवटी कालवाचक शब्द आहे त्याला बाजूला करा आणि आता बघा असं धातुला कर्म सोद्या येते का असं धातुरा कर्म सोजा येणार नाही पण तो अकर्मकच आहे देशाम देशकालाआधी भिन्न कर्म न संभवायचे देशकाला इत्यादी भिन्न यांच्याहून वेगळं असं कर्म ज्यांच्या बाबतीमध्ये होत नाही ते आकर्मकच समजायचं देशकाल इत्यादी कर्म झाले तरीसुद्धा त्यांच्यामुळे त्यांचं आकर्मकत्व बदलत नाही यशाम देशकाला भिन्न कर्म न संभवती ते तर अकर्मका न तू अविवक्षित कर्माणू त्यां आहे त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अकर्मकत्व येतं एवढ्या त्यांच्याच बाबतीमध्ये अकर्मकत्व येतं असं म्हणू नका तर ना देशकाल इत्यादी सोडून दुसरं जे कर्म एकसितत्व ज्यांच्या बाबतीत संभावत नाही ते सुद्धा अकर्मकच आहे म्हणून पुढे उदाहरण काय दिलं बघायती दे मासमासयती देवदत्तम इत्याद कर्मत्व देवदत्तेन पाचयती इत्याद म्हणजे मासम असते या वाक्यामध्ये मासम हे जरी कर्मसंज्ञक पदं तुम्हाला द्वितीयांत पद तुम्हाला दिसत असलं आणि कर्मसंज्ञ असल्यामुळे द्वितीय विभक्ती होते तरीसुद्धा त्याला वगळून त्या कर्माला वगळून इतर त्याचं दुसरं इच्छिततम कर्म आहे का हे बघायचं नाही म्हणून त्याला अकर्मक म्हणायचे आणि अकर्मक असल्यामुळे साहजिकच आणि कर्त्याला आणि कर्मसंज्ञा म्हणजे देवदत्त हा मासम असते असं आणि वाक्य आहे त्याचं जेव्हा प्रयोजक वाक्य करणार तेव्हा यज्ञदत्त आता इथे जरी मासम द्वितीयांत दिसत असलं तरी सुद्धा त्या आसवधातूला सकर्मक समजायचं नाही अकर्मकच समजायचं आणि म्हणून हे कार्य करायचं म्हणून अणिकर्त्याला देवदत्ताला अणिकर्णी वाक्यामध्ये कर्मसंज्ञा द्यायची यज्ञदत्त देवदत्तम मासम असते असं वाक्य करण्यात आणि जो अविवक्षित कर्म जातो आहे उदाहरणार्थ देवदत्त हा पचत तर सगळ्यांना माहिती आहे की देवदत्त पचती याचा अर्थ काहीतरी तो अन्नशील होतो आहे ते त्यामुळे त्याच्यामध्ये कर्माची स्वतंत्रपणे विवक्षा नाही अशा वेळेस मगाच्या आपल्या त्या कारिकेनुसार त्याला अकर्मक असं कोण म्हटलं पण त्यांना अशी विवक्षा नसताना त्यांचं कर्म इथे विवक्षित नाही अशा धातूंना एका त्यांना अकर्मक समजायचं नाही विवक्षेने त्यांचं कर्म येईल कर्म कुठेतरी आहे आत्ता विवक्षेने ते फक्त सांगायचे नाही त्यांचं कर्म संभवत आहे देशकालाधी भिन्न कर्म संभवत नाहीये का पचनधातूच्या बाबतीमध्ये नाही संभवत आहे त्यांनी वाक्य काय सांगितलं यशांत देशकालाधिभिन्न कर्म न संभवत देवदत्त हा पचत या वाक्यामध्ये पचतधातूचा अर्थ जो पचनक्रिया आहे त्याच्या बाबतीमध्ये देशकालाधी भिन्न कर्माची संभावना आहे का नाही आहे असंच त्याचं उत्तर आहे ओदनम पचती असं त्याचं उत्तर आहे ओदन हे देशकालाधी भिन्न कर्म आहे ईतम कर्म आहे त्याचं मग जरी ते विवक्षित नसलं तरीसुद्धा मगाच्या त्या गालिकेनुसार अविवक्षित आहेत कर्म आहेत त्यांना अकर्मक संज्ञा येते वगैरे ते ठीक आहे पण या बाबतीमध्ये मात्र त्यांना गृहित धरायचं नाही त्या बाबतीमध्ये त्यांना आणि कर त्याला करायची नाही म्हणून पाचयती पचती देवदत्त त्याचं जेव्हा प्रयोजक वाक्य आपण करणार तेव्हा पाचयती यज्ञ दत्त देवदत्तेनं असंच करायचं त्याला अकर्मक समजून आणि कर्त्याला निकर्मसोज्ञा करायची नाही पाचयती यज्ञदत्त देवदत्तम असंच करायचं सॉरी असं करायचं नाही देवदत्तेनं देवदत्ते करायचं आणि कर्त्याला निकर्मसोज्ञा होणार नाही आता अशा रीती नाही प्रतिबुद्धीत प्रत्यक्ष शब्दकर्मा कर्मकानाम आणि सणम या वाक्याचं या शुक्राचं विवेचन सांगितलं आणि करत्याला निकर्मसंज्ञा केव्हा प्राप्त होते ते सांगणार हे सुरिव्याच या अर्थाच्या धातूंच्या बाबतीतच हे काही करायचं एक जेव विवक्षा मधेसित किये क्या ने संगाचता दूसरी एक चौकट आती ती तार्किक चौकट आती प्रयोगांची चौकट आती किय सी मीठत तरी तशा प्रकार संगाई पद्धत है कि नहीं हा एक मे मर्यादा तो मग जेवत्या कर्म संगा इच्छा नहीं पत्यक्षा प्रयोग ओ, नसेल तर मग ते शक्य होईल का म्हणजे उदाहरणार्थ अमुक, अमुक अमुक जो धातू आहे तो सकर्मकच आहे म्हणजे असा त्याचा प्रचार लोक आणि पण मला असं करायचंय कि मला तो अकर्मक म्हणून वापरायचा आहे तर मग असं करता येईल का असं काही विशिष्ट संदर्भात तरी असं होत असं दिसत आहे त्याची नोंद घेतलेली आहे म्हणूनच त्याने अविभक्ष असं म्हटलेलं आहे पण त्यांनी असं सांगितलंय की तो जरी अविभक्षित असला तरी कर्म जरी अविभक्षित असले तरी सुद्धा म्हणजे अविभक्षित कर्म असा धातू असला तरी सुद्धा या प्रस्तुत कार्याच्या संदर्भात त्याला अकर्मक समजायचं नाही त्या विशिष्ट परिस्थितीत त्या विशिष्ट संदर्भात सगळीकडे नाही म्हणता येणार त्या विशिष्ट संदर्भात डोमेन स्पेसिफिक झालं ते आकर्मक नाही तर मग विवक्षा ह्याचा अर्थ म्हणजे ती तर्काची चौकट सोडून विवक्षा असेल oh. तर मग संवादही होणार नाही कारण विवक्षा त्याच त्याच फक्त फक्त एवढंच जो तुम्हाला ऐकू आला भाग वाक्याचा हा त्या ऐकू आलेल्या भागामध्ये त्या कर्माचा उल्लेख स्पष्टपणे नाही आणि त्याचं माप तुम्ही काढत जाता आणि वक्त्याला विचारतात हे कर्म अपेक्षित आहे का तो म्हणतो नाही मला कर्मच अपेक्षित नाही मला काही कर्म म्हणून काही अपेक्षितच नाही मला फक्त त्या क्रियेच्या बद्दल आणि कर्त्याच्या बद्दलच सांगायच आता तुम्ही त्याला काय म्हणणार त्या वाक्याला म्हणू शकत नाही कि एवढंच म्हणू शकता की हे अकर्मक रामा गच्छतीमध्ये तो कुठले तरी जातो काय काहीतरी कर्म अभित रे oh. रामा चलती म्हटल्यानंतर तर काहीच अपेक्षा नाही तो चालण्याची क्रिया करता एवढंच म्हणायचं रामहार चलती म्हटल्यानंतर तो कुठली जातो किंवा काय या सगळ्या काही अपेक्षाच नाही ह्या दोन वाक्यांच्या ट्रीटमेंट राम गचतीमध्ये कर्म अभिप्रेत आहे रामा चलतीमध्ये काहीच अपेक्षा त्यामुळे हे त्यामुळे आकर्मक झालं आणि गणचती हे सकारमक तुम्ही म्हणाल उपहसती तर ते सकर्मक झालं आणि हसती नुसतं म्हणाला त्याला आकर्मक म्हणावं राम हा अनुभव आहे सकर्मक जातूचा निर्देश आहे आणि भगवती म्हणालात की तो आकर्मक म्हणा आता अजून हे जे प्रकरण आहे आणि कर्तारा आणि कर्मसंज्ञा त्या बाबतीमध्ये अजून एक सूत्र पुढचं अजून आपल्याला अभ्यासायचं त्यामध्ये विकल्प सांगितलेला म्हणजे ही जी आणि त्याला निकर्मसंज्ञा होण्याची जी क्रिया आहे ती विकल्पाने होते म्हणजे एकदा त्याला तुम्हाला निकर्मसंज्ञा देता येतील आणि दुसऱ्यांदा ती नाही असं म्हणता म्हणजे मग कर्मसंज्ञा झाल्यानंतर द्वितीय विभक्ती आणि नाही झाली तर तृतीयविभक्ती अशा दोन्ही विभक्ती तुम्हाला वाक्य रचनेमध्ये दिसून येते अशा सारखी घटना आता पुढच्या सूत्रामध्ये नोंदवली आहे पण ती सगळ्या धातूंच्या बाबतीत होत नाही काही विशिष्ट धातूंच्या बाबतीतच ती होत असे दोनच धातू आहेत रु आणि क्रू त्यांच्या बाबतीत पुढचं सूत्र सांगतात अग्निकर अग्निकर रु आणि क्रू याची शर्क या दोन धातूंच्या बाबतीमध्ये या दोन धातूंच्या बाबतीमध्ये आणि कर्त्याला निकर्म संज्ञा करायचे ती विकल्पाने करायचे रू आणि क्रु रु आणि क्रु या दोन धातूं अनेक अर्थिप्रेत हैूच गति अर्थ आपूचा गति का अर्थ गद्यर्था बाब् कार्य संग धातु बाबीअर्थी क्रिया प्राप्त है कहीं खेल अकर्मक जो करोती उपसर्ग लगता है त्याला अकर्मकत्वेत किंवा उप उपसर्ग लागल्यानंतर या कृ धातूला अकर्मकत्व येत असा जो अकर्मक कृ धातू होईल त्याच्या बाबतीमध्ये वरच्या सूत्राने प्रतिबुद्धी या सूत्राने आणि कर्त्याला निकर्म संज्ञा प्राप्त आहे दुसर अर्थांधे जेव धातु हा आकर्मक हो धातु बाब्ती जेव चोरण कि अर्थ ये क्रू धातु हा सक होटी मध्य बसत नसलमु यह धूंकर्त्या निकर्म संज्ञा यार नहीं अशा रीति ने धु और कू या दौन धात का अनिकर्त्या निकर्म संज्ञा आई का अर्थ अतना अनिकर्त्याला निकर्म संज्ञा प्राप्त जा अशा वेला सूत्र विकल्पाने होते या जी जी विभाषा है जो विकल्प है उभयत्र विभाषा कि विकल्प क्रु आमधे हा जो विकल्प संगित तो कहीं अंशी प्राप्त है विकल्प है कर निकर्म संज्ञा का अंशी प्राप्त है पण ती विकल्पाने करा असं या सूत्रात सांगितलं आणि काही अंशी अप्राप्त आहेत त्या दोन्ही ठिकाणी विकल्पाने आणि कर्म संज्ञा करा असं सांगित म्हणून या विभाषेला ह्या विकल्पाला उभयत्र विकल्प किंवा उभयत्र विभाषा असं म्हणतात प्राप्ता प्राप्त विभाषा हा हा म्हणून आता उदाहरणं बघायला वाटं कराती वृत्त कटं हरती अशी वाक्य धरले वृत्त कटं कराती किंवा वृत्त कटं हरती वृत्या कटम करवती किंवा वृत्यहा कटम करत तो जो सेवक आहे तो चटईला आणतो किंवा चटई तो करतो आता हा सकर्म किंवा तो चोर हे दोन्ही इथे सकर्मक आहे म्हणून प्रस्तुत सूत्रानुसार या दोन्ही क्रियांच्या संदर्भामध्ये आणि करत्याला निकर्मसंज्ञा प्राप्त नव्हती ती आता ह्या सूत्राने विकल्पाने प्राप्त झाली म्हणजे कोणीतरी स्वामी नृत्याद्वारे तो कट करवून घेतो किंवा चोरवून घेतो असं असा तिथे अर्थ असताना था नृत्य हा जो आणि करता त्याला निवाक्यामध्ये विकल्पाने कर, विकल्पाने कर्मसंज्ञा ह्या सूत्राने येईल नाहीतर मागच्या सूत्राने ह्या दोन अर्थांमध्ये आणि कर्त्याला आणि कर्मसंज्ञा आली नसती आपल्याला एकच रूप मिळालं असतं की स्वामी नृत्येनं कटम कारयती हारती असं एकच रूप मिळालं असतं हे सूत्र आहे म्हणून तिथे आपल्याला नृत्यम असं पण रूप मिळालं स्वामी नृत्यम कटम कारयती नृत्यम कटम हारयती अस हो वृत्त्येनं oh. तर झालंच असतं हे सूत्र नसतं तर ह्या दोन अर्थांमध्ये सकारमकत्व असल्यामुळे मगाचं सूत्र लागू पडत नसल्यामुळे सकारमकत्व आणि कुठल्याही बाकीच्या पूर्ण होत नसल्यामुळे ते सूत्र गतीबुद्धी हे प्रवृत्त होणार नाही त्यामुळे आणि कर्त्याला होणार नाही त्यामुळे तुम्हाला वृत्तीयेनं हे रूप साहजिकच मिळणार हे सुद्धा आणि भूमिका ती बदलली नाही कर्त्याची म्हणून त्रुटी आली तो तो अकथित किंवा अनभिहित असा करता असल्यामुळे त्यांना ते करतरी त्रुटी आली गौणवाक्याच्या संदर्भात तो करताय त्या संदर्भात पण तो आणि करताच आहे तो जरी माझा प्रयोजक वाक्याचा प्रयोजक करता नसला तरी सुद्धा तो प्रयोज करता आहे त्याच ते स्थान कायम आहे त्याचं स्थान ते बदलत नाही म्हणजे एक बदलून त्याच कर्म होत किंवा तो तसा कर्म हो कारण त्याच्यात काय अडचण होईल मी त्याला कर्णसंज्ञा देऊ शकल नाही असं नाही पण त्याच्यात काही फरक पडणार नाही आणि कर्णसंज्ञा कशाच्या संदर्भात तो प्रयोजक क्रिया म्हणजे त्याची प्रयोजक कर्त्याची क्रिया प्रेरणा एवढीच आहे आता तो प्रेरणा कुठल्या साधनाने देतोय याच्यात तो कधीही तो प्रयोज करताय तो करण होणार नाही गुरु आहे तो शिष्याला प्रेरणा देतोय की प्रेरणा देताना शिष्य हा कर्ण कधीच होणार नाही काहीतरी शब्द जी प्रेरणा देण्याची क्रिया आहे त्या क्रियेच्या संदर्भात प्रेरणा त्या शिष्याला मिळाली अजीव असं करायचं काय अजीव असं म्हणत पण म्हणजे आपल्याच त्याला ते अजीव आहे नाही एकूण मुद्दाच आहे की कर्ण याचा अर्थ कर जे जे, जे साधनं क्रियान्वित झाल्यानंतर अलाची उत्पत्ती तुम्हाला लगेच दिसून येते ते साधन म्हणजे कर्ण आता इथे तुम्ही गुरु जो शिष्याला प्रेरणा देतो आहे त्यामध्ये शिष्या ह्या प्रेरणेचा विषय आहे गुरु जो प्रेरणा देतो आहे तो शब्दांच्या द्वारे देतो आहे म्हणजे शिष्याने ती प्रेरणा उचलली हे त्या प्रेरणा देण्याचं फल आहे म्हणजे त्याने ते कार्य करायचा संकल्प मनामध्ये हो केला हे या प्रेरणेचं फल आहे हे फल जेव्हा ते शब्द उच्चारले तेव्हा घडून जाण्याचं दिसतं म्हणजे प्रेरणेचं जे करण आहे ते नेहमी अशा प्रकारे शब्द असतो तो शिष्य जो आहे तो कधीच त्या प्रेरणेचं करण नाही तो नेहमी प्रेरणेचा विषय असेल पण समजा तुम्हाला असं म्हणायचं की त्यांनी शिष्याद्वारे ती प्रेरणा दिली दुसऱ्या माणसाला मग तिथे प्रयोज्य करता झाला तो माणूस जो करत होता तो आणि त्याचा शिष्या करण पण तो त्या क्रियेच्या संदर्भात त्याचा काही संबंध नाही आधीचा प्रयोज्य कर्ताची जी क्रिया आहे त्याच्या संदर्भात शिष्याचा काही संबंध नाही म्हणजे जो प्रयोज्यकर्ता असेल तो कधीही प्रयोजक वाक्य रचनेमध्ये करणं सैद्धांतिकदृष्ट्या असणार नाही त्याची जी तृतीया येते आहे की त्याच्या प्रयोज्य कर्तृत्वा मुते है कारण प्रयोजक करता जो है तो प्रेरणा देते काम है गम यती गमना विषय प्रेरणा धातु का अर्थ है प्रेरणारूप धातुअार्थाच करण है तो करण कभी ही जो प्रयोज्य करता है तो असणार नाही तो प्रयोज्य करता हा नेहमी त्या प्रेरणेचा विषयच असणार म्हणजे त्याचं ते कर्म असणारिंग ते बसलत आता याच्यामध्ये रुक्रोर अन्य दरस्यामध्ये हरयती कारयती वा आरयती कारयती नृत्यम भृत्येनं वा कटम असं दिलेलं आहे त्यामध्ये अजून एक वार्तिक आलेलं आहे ज्या जा वार्तिकाचा विषय अत्यंत मर्यादित आहे अभिवादी दृशो आत्मनेपदे वेती वाद्यम सांगितलं आहे अभिवादित दृश्यो आत्मनेपदे वेती वाच्यम देवम देवम है। चला गुरु प्रेरणा देतो देते हा प्रेरणे जे फल है फल तो जो अन करता है त्या कर्त्याकडे जात आहे म्हणजे अभिवादनक्रियेचं जे फल ते त्या आणि कर्त्याकडेच जात त्यामुळे अशा प्रसंगी आत्मनिर्भाचा वापर करा असं सांगितलेलं आहे सूत्राने निचस्च ह्या सूत्रात अशा वेळेला आत्मनिपद करायचं असताना विकल्पाने आणि तर त्याला विकर्मा विकल्पाने येईल म्हणून अभिवाद येते देवम भक्तम किंवा भक्तेनं किवा गुर भक्त कि भक्न अभिवादय तथ्य दीव पश्यति आणि तो गुरु जो येतो त्या भक्ताला देव दाखवतो असं म्हणायचं असताना भक्त देव पश्यती गुरु भक्तम गुरु भक्तम गुरु देवम भक्तम भक्तचं काय करायचं भक्त जो अन करता है तरह कर्मस कराएं कि नहीं तो प्रस्तुत सन्दर्भ संग जेव आत्मनिर्भर क्या चोल विचार सूत्राने केवे आत्मनिर्भर अतान विकल्पा कर्मसज्ञा कराए मजे भक्त गुरु भक्तम कि भक्त देवम दर्शये कहता जो जगह देव पहा म्हणाला इंद्राणी आहे ना थोडस अपेक्षा देवा देव पाणीवर या गोष्टी सर्रास होत असा मूर्ती वगैरे गुरु आहे प्रयोजक आता याच्यामध्ये मगाची जे दृशे हे वार्तिक होतं दृशे त्या वार्तिकाचा याचा विकल्प सांगितलेला आहे गती याच्यामध्ये बुद्धीचा अर्थ सामान्य ज्ञान असा आहे श्रेष्ठ मध्ये विशेष ज्ञानाचा संबंध आहे या वार्थिकाने सांगितलं की आत्मनिर्धाचा प्रयोग असताना तिथे करायचं होत जेव्हा क्रियेच फल त्या कर्त्याकडे जात असतो तेव्हा तिथे आत्माने पदाचाच प्रयोग केला जातो जरी उपाय पदक होऊ शकत असली तरी सुद्धा क्रियेचं फल ते जेव्हा कर्त्याकडे त्या क्रियेच्या कर्त्याकडे जात असत तेव्हा तिथे आत्माने पदाचा प्रयोग करायचा असतो कधी तर कर्त्याकडे जेव्हा कर्त्यावर वेगळ्या व्यक्तीकडे जेव्हा क्रियेचं फलं जात असतं ही इस असतूलो है। साधन रे सामान्य बघ विशेषत असे सगळ्या धातूंच्या बाबतीत नाही काही विशेष धातू असे आहेत की जे पाणी स्वतंत्रपणे धातूपाठामध्ये असं सांगितलेलं आहे तुमच्या बाबतीमध्ये लागू करत सर्वसामान्य उभयपदी धातू आहे त्या क्रियेचं फल जे आहे जात असेल तर आत्मानिर्पद वापरायचं इतरांकडे जाते करायचं एक तर आत्मनिर्भर वापरल्या असे रुपये मिळते शुद्ध समजायचं कारण नाही असं नाही पाणी म्हणाल्यानंतर तुम्हाला आणावी लागते अपाणीय असं म्हणतो बेसिक प्रश्न एकच म्हणजे धातूचा आकार सारखा दिसतो आणि वेगळे वेगळे असतात ना गण वगैरे हो तर तेव्हा मुळातलं ते हितगुण तो आकार आलेला फर म्हणून फरक पडतो म्हणून फरक पडतो म्हणजे मुळातला वेगळा असतो हितगुण ते आले धातूपाठामध्ये त्याला वेगळा अनुबंध जोडलेला असतो त्यामुळे त्याचा फरक आपल्याला दिसतो संदरबात संदर्भात आणखीन काही विलक्षण अशा प्रक्रिया संस्कृतमध्ये घडत असतात तर तुम्हाला सगळ्या सांगण्यावरती असेल विचार करतो एक शंभर पण थोडस तुम्हाला मी त्याच्याविषयी सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया कारण या विलक्षण अशा वेगळ्या प्रक्रिया काय होतं काही ठ्यावेळेला काही धातूंचे अर्थ असे असतात क्रिया असतात ज्यांच्यामध्ये मुळातच एक प्रकारची प्रेरणा अभिप्रेत असते hmm. काही धातूंचे अर्थ असे शिजवणे याच्यामध्ये मुळातच एक व जास्तीच hmm. आहे शिजवणे आणि शिजणे आणि शिजणे हे त्या शिजवण्याच्या तयार झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो किंवा त्याचा संबंध आहे शिजणे शिजवण्यामध्ये नेमका फरक काय आहे जेव्हा तुम्ही भात शिजतोय असं म्हणता आणि आता भात शिजवतोय असं म्हणता तर तुम्ही असं म्हणू शकता की शिजवणे याच्यामध्ये भात शिजणे या क्रियेला कोणीतरी प्रेरणा देतोय असं त्यात तुम्ही म्हणू शकता त्यावेळेला त्याचे जेव्हा प्रयोजक वाक्य रचना होते त्याची काय काय बदल होतात ते सगळे एका विशिष्ट सूत्रामध्ये समजे शिजवण्याची प्रयत्न हा धातु पचो धातू के बारे मे नाही होता दुसरे इस प्रकार के जिनको कर्तृस्थ भावक कहते हैर कर्तृस्थ क्रियक कहते हैनं हे होता चार प्रकारच्या क्रिया असतात त्यांना कर्तृस्त म्हणजे त्याचे दोन जे असतात भाव आणि कर्म असं आपण म्हणून कर्तृस्थ भावक कर्तृस्थ क्रियक आणि कर्मस्थ भावक आणि कर्मस्थ क्रिये कर्तृस्थ भावक आणि कर्तृस्थ क्रिये आणि कर्मस्थ भावक आणि कर्मस्थ क्रिया मुळात भाव आणि कर्य मुळात भाव आणि कर्म असे दोन प्रकार आहेत मग काही तो भाव कर्त्यामध्ये असतो काही वेळा तो कर्मामध्ये असतो कर्तृस्थ भावक कर्तृस्थ क्रियक आणि कर्मस्त भावक आणि कर्मस्थ क्रियक कर. त्यापैकी कर्तृस्थ भावक आणि कर्तृस्थ क्रियक क्रियापदांच्या <स्थासिता> संदर्भामध्ये एक तुम्हाला मिळतं जे सांगते ते होणार हो ते कार्य होतं या प्रयोजक वाक्य संदर्भामध्ये कर्तृस्थ भावक अर्थ आणि कर्तृस्थ क्रियक फरक असा की जी क्रिया होते त्या क्रियेचं जे फल असतं ते तुम्हाला कर्त्यावर दिसत त्याला म्हणायचं कर्तृस्थ क्रियक त्या क्रियेचं जे फल असत हो, ते फल बाहेरच बाह्य कर्त्याच्या आश्चर्य दिसत कर्त्याच्या ठिकाणची क्रिया प्रभावीपणे व्यक्त होते याला म्हणाचं कर्तृस्थ क्रियाक्रिया उदाहरणार्थ आरोहंती हस्तिम हस्तिपका हस्तिपकं त्या हस्तीवर चढत ही क्रिया त्या हस्तिपकाच्या ठिकाणी आहे हस्तिम हस्तिपका आरोहंती हस्तिम हस्तिपका आणि भक्ता भवम पश्यती कर्तृस्थ भावक आहे तिथे बघणे याच्यामध्ये काही कर्त्यावर विचित्र विलक्षण परिणाम काही करू शकत नाही कर्त्याच्याच ठिकाणी फक्त प्रक्रिया होते एवढंच प्रत्यक्षक्रिया काही एकदम दिसत नव्हतं भक्ता भवम पश्यती आरोगती हस्तिम हस्तिपका आरो हस्ति हस्तिम हस्तिपका हस्तिपक महू महू तो तो जो है हस्ती पर चढ़ता हमें जी क्रिया है ते, ते पल है तो हस्तिपका पकाच है तैयार हस्तीशी संबंध है जरा मैं कर्तृस्त क्रिया भवम कर। पश्य भक्ता तुस्त भावक इथे क्रिया करना पैला हमें करता है हि जा स्पष्टपण है दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे क्रियेचं जे क्रिये फल आहे क्रियेच्या फलाचा कर्त्याशी दृढ संबंध आहे कर्मस्थ क्रियेक आणि कर्मस्थ भावकामध्ये काय असतं की कर्माच्या ठिकाणी तो ते फल दिसत उदाहरणार्थ भेदन क्रिया आहे कोणीतरी जो आहे तो लाकडं तोडतोय तर ती तुटण्याची जी क्रिया आहे त्याचे फल आहे ते कर्माच्या ठिकाणी लाकडाच्या ठिकाणी तर म्हणायचं कर्मस्थ क्रिय आता काय याच्यामध्ये आत्ताची आपण क्रिया बघितली आत्ता काय बघितलं आपण आणि कर्त्याला आणि कर्मसंज्ञा होत्या असं बघितलं ना आत्ता आपण हा याच्याच संदर्भाचा भाग आहे तो इथे आला आहे म्हणून थोडक्यात आपण बघतो आहोत आणि जरा विलक्षण असा भाग आहे तो जेव्हा पुढे येईल तेव्हा प्रत्यक्ष बघू जातो सविस्तर या ठिकाणी जी प्रक्रिया आपण बघतो आहोत या विशिष्ट दोन प्रकारच्या धातूंच्या संदर्भामध्ये आता क्रिया उलट होणार आहे आणि कर्त्याला आणि कर्मसंज्ञा असं आत्तापर्यंत आपण बघत होतो आता जे अणिक कर्म है हो उलटी प्रक्रिया जो आता का बार होता अपन की जो अनिकर्ताक्या कर्म संज्ञा प्राप्त होती है आता दुसरी अशी एक प्रक्रिया आपण बघणार आहोत की ज्यामध्ये आणि कर्माला करता अशी संज्ञा प्राप्त होती आणि हे कर्तृस्थ भावक आणि कर्तृस्थ क्रियक अशा प्रकारच्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये हे घडून घेऊ घेऊ शकतो पण आता याच्यामध्ये आज प्रेरणेचा भाग आहे हा महत्वाचा भाग ठरणार आहे कसं होतं बघा आरोहती हस्तीनाम हस्ती पका असं वाक्य आहे म्हणजे ते जे माहूत आहेत ते त्या हत्तीवर चढतात आता याच्यामधल्या ज्या इतर छोट्या छोट्या ज्या क्रिया आहेत त्यांचा आपण विचार करायचा म्हटला तर तो हत्ती सरळ उभा आहे आणि हे माहूत काहीतरी टोपून काहीतरी करून त्या हत्तीला खाली वाकायची प्रेरणा देतात तेव्हा ते त्याच्यावर चढतात आरवंदी याचा अर्थ त्याच्यानंतर ते पुढे जातात म्हणजे जरी या वाक्यामध्ये प्रत्यक्ष तहा नसला म्हणजे आणि वाक्य आहे तरी याच्यामध्ये धातूच्या अर्थामध्ये एक प्रकारची प्रेरणा हा अर्थ गृहित धरलेला हत्तीला खाली वाकण्याची प्रेरणा ते देतात वाकण्याची प्रेरणा असतात म्हणजेच वाक्य पण त्याचा अर्थ एवढाच अभिप्रेत आहे की तो हत्ती असा आहे दुसरं काही साधन नाही आहे पहिला मजला वगैरे पण तसं आता इथे अभिप्रेत नाहीये इथे असंच अभिप्रेत आहे दुसरं कोणतंही साधन तुमच्याकडे नाही तो माहूत खाली उभा आहे पुढच्या उदाहरणात आपण बघूया इथे कसंच आहे तिथे काही सांगितलं नाही पण मुद्दा असा आहे की केव्हाही तो हत्ती खाली झुकल्याशिवाय हा माहूत केच्यावर जाऊ शकत नाही प्रस तो, तो, तो त्या हत्तीला खाली वाकव म्हणजे हो। आरोग्य याच्यामध्ये खाली वाकण्याची प्रेरणा देतो खाली वाक त्याशिवाय मी वर तुझ्या डोक्यावर बसू शकत नाही अशी ती प्रेरणा हा अर्थ त्याच्यात अभिप्रव आहे आता याच्यामध्ये हत्ती जो आहे हत्ती जो आहे तो कर्म आहे साध्या वाक्यातलं कर्म आहे याच जेव्हा की प्रेरणा तुम्ही काढता आता या वाक्यातली प्रेरणा तुम्ही समजा काढून घेतली तर त्याचा अर्थ असा होतो की तो हत्ती खाली वागतो माणूस त्याच्यावर बसतो असं नव्हे तो हत्ती खाली वागतो मग त्यावेळेला तुम्ही असं म्हणू शकता हस्ती आरोहती म्हणजे हस्ती, आरो हो हस्ती आरो खाली वाक या अर्थाचं हस्ती आरोहती असो क्रियापद तेच आहे तिपका हस्तीनं आरोहंती असं वाक्य आहे ना त्याच्यामधलं तर त्याला खाली वाक्याला लावतात असा त्याचा अर्थ आहे त्यातली प्रेरणा काढून घेतली तो पकाळून वागतो असं तुम्हाला म्हणायचं तर याच संदर्भामध्ये असती असती वाकला असं त्याचा अर्थ झाला असं आहे की धातूचा अर्थ धातू तसाच राहतो पण त्याचा अर्थ बदलू शकतो तो कसा बदलतो तो आपण त्या प्रक्रियेमध्ये नाही तो बाग आता ते बाजूला बा, ठेवा आता फक्त हे एवढंच वाक्य आहे एवढंच बघा तिथे हत्ती चढतो आणखी वेगळं वाक्य येईल पुन्हा आता हस्ती आरोगती याचा अर्थ एवढाच झाला की हत्ती खाली वाक्य आता तुम्हाला याचं प्रयोजक वाक्य करायचंय जिथे प्रयोजकाचा प्रत्यय तुम्ही वापरणार आहात असं वाक्य करायचं तेच सांगतोय म्हणूनच म्हणजे क्रियामध्ये कित्येक वेळा प्रयोजकाचा अर्थ साध्या क्रियेत पण अंतर्भूत असतो तो समजा आपण काढला तर आणि मूळ साधी नुसती क्रिया बघितली प्रयोजक रहित आणि आता त्याचा त्याची प्रयोजक रचना प्रत्यक्ष प्रयोजक प्रत्यय लावून करायचं म्हटलं करायची म्हटली तर कशी होईल ती सांगताय नाही ही मधली प्रक्रिया असं आपण व्यवहारात बोलत नाही कारण अजून त्याची पुढची पायरी यायची हे आपण फक्त टेक्निकली केलं टेक्निकली आपण पायऱ्या बघतो त्याच्या आपण आता याच्यात काय केलं ती ती प्रयोजक ही प्रेरणा काढणे आणि आता आधी काय विषय होता न्यग भावनम असं होतं न्यक म्हणजे खाली खाली वाकवणे आता न्यग विषयो भवती हत्ती स्वतःहून खाली होतो एवढा अर्थ आहे असती आरोह याचं न्यग भाव। भावयती आणि आता न्यग भवती आरोहतीचा अर्थ आता याचं जेव्हा प्रयोजक केलं जातं तेव्हा हस्ती हस्तीनं आरोहय असं केलं जाती पकास्त असेल यंती आणि आता या ठिकाणी चौथी पाहिली येते की ज्यामध्ये हा प्रेरणेचा अंश पुन्हा आपण काढायचा म्हटला तर आता प्रत्यय लावला आपण प्रयोजक रचना केली आपण निच प्रत्य आरोह या हस्ती पका असं केलं आता यासाठी जी प्रेरणा मगाशी आपण काढली तशी पुन्हा काढायची असेल तर ती काढता येते आणि मग आता आपण इथे आत्मने प्रयोग करतो आणि म्हणतो आरोह्य ते असं वाक्य तयार होतं शेवटचं वाक्य आरोहय ते असती पण प्रेरणा पण काढलेली पण आहे आरोहय ते असती याचा अर्थ पुन्हा असती न विषय कारण कारण आरोहयुझे होतं त्याच्यातली आपण फक्त ती बाह्याची प्रेरणा ती काढली विलक्षण मनु पर दे भक्त भव पश्य भक्त भवसागरा भक्त भक्त भव पश्य आता बघणे याच्यामध्ये पण एक प्रकारची प्रेरणा आहे भक्त भवम पश्यती याच्यामध्ये पण एक प्रकारची प्रेरणा जरी ती तिथे निच प्रत्ययाने सांगितली नसली तरी पण ती प्रेरणा आपण काढली तर आपल्याला वाक्य मिळतं भव पश्यती भव पश्यती <laughs> पश्यतीचा इथे अर्थ दिसणे असाय दिसतो फक्त हा भवम पश्यती याच्यामध्ये पण पश्यती याचा इथे अर्थ बघतो असाय पण बघण्यामध्ये पण एक प्रकारची प्रेरणा आहे बघणे याच्यामध्ये चाक्षुषे आहेच पण तिथे नुसतं चाक्षुष ज्ञान होणं एवढं नाहीये त्याच्या मागे जो कोणी हा करता आहे त्या क्रियेचा त्याची एक विशेष प्रेरणा आहे बघणे असं म्हणतो तेव्हा प्रेरणा अभिप्रेत असते नाही तेव्हा पुस्तक दिसणं याच्यामध्ये ती प्रेरणा पण अभिप्रेत असते फक्त दिसतं म्हणजे माझ्या डोळे माझे डोळे उघडे आहेत समोर तो विषय आला एवढं पाहण्यामध्ये एक प्रकारची एक प्रकारची प्रेरणा आहे इंटेन्शन आहे प्रेरणा आहे अंतर्गत प्रेरणा आहे ती बघणे म्हणून ती प्रेरणा तुम्ही काढली आता वाक्य तयार झालं भक्त हा भवा पश्च्य भवा असं नाही बघणे या व्यक्तीचा वापरलं जात पश्चयाचा अर्थ बघणे पण ते सुद्धा आपण करतो ह्या प्रक्रियेमध्ये बघणे याच्यामधली जी एक अंतर्गत प्रेरणा आहे सूक्ष्म प्रेरणा ती काढली तर त्याचा अर्थ होतो भवा पश्च्य म्हणजे भव दिसतो हो oh. असा अर्थ भव दिसतो आता या भव दिसतो परत आपण प्रयोजन आता इथे प्रत्यय लावून आपण रूप करायचं म्हटलं तर इथे होत दर्शयती भवा असं मधलं होतं अजून तिसरी पायरी आणि त्याची शेवटची पायरी दर्शयते भवा असं होत दर्शयते आत्मनिर्भर करायला स्वतंत्र सूत्र सांगितलेलं पण अशी विचित्र रचनाही असल्यामुळे ज्या वाक्यामध्ये आणि वाक्यातलं जे कर्म आहे ते, ते, पर, पर पर ते ही वाक्यात कर्तृपद साध्या वाक्यातलं जे कर्म आहे हवा हा किंवा भक्त हा भवम पश्यती त्याच्यामध्ये भव हे कर्म होत हे प्रयोजक वाक्य रचनेमध्ये करता झालं त्यावेळेला आत्मनिपत करा असं स्वतंत्रपणे सांगणारं सूत्र आहे करायला लागलं प्राणींना आणि हे आरोगती हस्तिरम या हस्तिकाविषयी इतकं वेगवेगळं झालं था। चर्चा झाली त्याच्या चार वाक्य आहेत का तीन वाक्य करायची त्यांचा परस्पर संबंध काय इतकी प्रदीर्घ चर्चा याच्याविषयी झाली की हे सूत्र अत्यंत प्रसिद्ध झालं आणि ह्या सूत्राला या, या हत्तीच्या उदाहरणामुळे हो गजसूत्र असं नाव लागलं गजसूत्रूत्र <laughs> ना। आहे गजसे सेखन एक सेखन आणि गजसूत्र आणि ह्या गजसूत्राच्या संदर्भामध्ये अशी आख्यायिका सांगता जो पंडितराज जगन्नाथ जो होता तो इतका रसगंगाधराचा करता आणि इतरही अनेक ग्रंथ त्याने लिहिलेले तो फारच मोठा विद्वान होता त्याने असं लिहून या गजसूत्राचं त्याने व्याख्यान केलं आणि त्याने असं म्हटलं की सूत्र ने रणवू यत्कर्मणचे कर्ता ना ध्याने असं सूत्र आहे त्याची सुरुवात होते ने रणवू मग त्याचा श्लोक आहे त्या श्लोकाची पण सुरुवात अशीच आहे कसं म्हणतो ने रणू इथे सूत्र असे ने रणवू या सूत्राचा अर्थ ने रणव इथे सूत्रार्थ भगवान वेतती पाणिनीही ने ने विति भगवान विति रणा विति सूत्रार्थम सूत्रार्थम सूत्रार्थम सूत्रार्थम सूत्रार्थम सूत्रार्थम भगवान भगवान पूर्ण है भगवान भाष्यकृत सूत्र भगवान्नीकृतव्यक्ति व वृत्तीकृत व्यक्ती बानबावी सूत्रार्थ भगवान व्यक्ती पाणी आमचं पाणी वृत्तीकृत व्यक्ती बानवाने सांगितलं या मेरणा या सूत्राचा खरा अर्थ काय कोणालाच माहिती नाही माहिती आहे पतंजलीला माहिती आहे त्याच्या फेरीस प्रतिकाराला माहिती आहे की नाही आम्हाला माहिती आहे माझ्याशी सरांनी एक समजा विचारला होता मला थोडासा पटला नाहीये म्हणून मी परत विचार एक हत्ती आहे आणि अनेक माऊस आहेत नाही असू दे पण एका हत्तीच्या पाठीवर अनेक जण माऊत बसत आहेत असं तुम्हाला रूल आऊट नाही करत माहूत आपल्या हत्च बघतो पण तरी सुद्धा इथे त्याचा अर्थ असा आहे की ते त्याला खाली वागिद्ध परंपरे तो आपल्या प्रेरणा निकाल नाता करता व्यपिक मे प्रत्यक्ष प्रत्यय था फिर भी धातु का जो अर्थ था वो प्रेरणा युक्त ही था उस प्रेरणा का ही वो करता था जैसे आरोह हंती हस्ती, हस्ती नाम हस्ती पका इस हस्ती पक है इसमें हस्ती हस्ती को नीचे झुकने की प्रेरणा देते हैं तो वो जो हस्ती पक वो प्रेरणा देने के करता थे तो उसको जब आप हटा देते हैं प्रेरण तो वो निकल जाता है तो हत्ती झुक जाता है ये वाक्य हो गया अब इसको जब आप प्रेरणा का रूप देते हो बीच प्रत्येक करके इसमें पर तो जो हस्ती कोर प्रेरणा निकालो तर वाक्य बन जायगा हिंदी पता नहीं क्या होगा हा वी आराधन यु सूत्र अर्थ हो यह जो अभी हम देख रहे थे उस विषय के संदर्भ में यह चमत्कृति पूर्ण है और थोड़ी सी उल्टी प्रक्रिया है इस कारण उसको मैंने यहां बताना उचित समझा और अभी हम आगे जाएंगे <laughs> एक तीन सदुस यमण औचित सर्ता ना सदुसष्टी अनाध्ञाने काही लोकांनी त्या दोनच पायऱ्या मानलेल्या आहेत काही तीन मानलेल्या आहेत काही चार म्हणून त्याचा का गोंधळ आहे आणि म्हणून त्या जगन्नाथाने अशवाक्य दिलेले अस्लोक त्याच्यामध्ये कुठेतरी माझं काहीतरी दोष होतं मला सगळं नीट आठवत नाही वाक्य रचनेमध्ये त्या श्लोक रचनेमध्ये काहीतरी एक दोन शब्द जरा मागे पुढे माझं मी पुन्हा नीट बघून सांगेल तुम्हाला पण एकंदर कसं हे असंच आहे बर आता आपण परत लग्न आहे कुसतोच नाही एक दोन आता पुढे आता प्रयोजकाच्या संदर्भातलं पण प्रकरण इथे संपलं अभिवादी दृश्य हो आत्मने कधी वा इतकी वाचच्या ह्या वार्तिकाच्या नंतर प्रयोजक वाक्या कशामध्ये कर्मसंज्ञा होते आणि कर्त्याला ते प्रकरण देखील इथे संपलं प्रेरणा काढली देणेवाही लेकिन लेकिन अब क्या है, कि ही है। लेकिन अब यहां पर अ्याय असिक्ष का प्रयोग कर रहे पहले हम का प्रयोग नहीं ने, कर ने, रहे थे जब नाही करता है हैक हो सो आरोहय वाक्योहती अर्थ निकाल हस्ती आरोह येते अंतिम मिळेगा संस्कृत में प्रयुक्त होता है अंतिम देण्या स्वयंपाक आप अंतिम वाक्य में लेकिन फिर भी लेकिन फिर भी ऐसा प्रयोग होता है वहाँ पे इस इसीलिए इसी वहाँ पर आत्मा भी होता है और वो नीच भी वहाँ रहता है ये बताने के लिए यह सूत्र बनाया है। ऐसा विशिष्ट प्रयोग संस्कृत में होता है की हाथी झुक गया कि में गाया गाया, गाया, गाया, मतलब मतलब में ले ले मतलबी आप अभिप्रेतन अपिये ॲसा बाह्य प्रेरणा की आवश्यकता नाही आहे ॲसमे प्रेरणा बाह्य प्रेरणा जो है वो वो उसको दिख रहा है लेकिन दिले प्रेरणा लेके काम कर रहा है स्वयं प्रेरणा स्वयंएल स्वयं जुडा मत प्रेरणा भी अंदर चे आई भले स्वयं बार बाहेर चे अंत स्वतः प्रेरणा प्रकार का वाक्य संस्कृत मेता पण म्हणजे काय की सुरुवातीला त्या व्यक्तीला कळत नाही किंवा तो त्याचा शिक्षक आहे तो त्याला काहीतरी असं करतो तेव्हा त्या व्यक्तीला कळत की आता मला हे करायचं पण नंतर तो त्याला बघतो त्याने तो अजून काही काम करत नाही आपणच तो, तो समोर आल्याबरोबर आपणच प्रेरणा घेतो आणि दुसरं काम करतो असं याच्यामध्ये स्वतंत्र स्वयंसा म्हणून कारण काही या प्रयोजक वाक्य रचनेच्या संदर्भात आपण बोलतो आणि पुन्हा मला माहिती नाही आपण केव्हा या प्रकरणाकडे येऊ किंवा नाही बराच वेळ लागेल म्हणून एक विशेष म्हणून तुम्हाला मी हे सांगितलं एक फार विलक्षण असेल अशी ही रचना आहे आणि याच्यामध्ये काय होत की आण व्याकरण परंपरेमध्ये याच्यावर बराच खल झालेला आहे आणि चर्चा पुष्कळ होते की म्हणून म्हटलं ना की काही ग्रंथकारांनी दोनच प्रक्रिया दोनच वाक्य सांगितलेली चरळ आरो हंती हस्ती न हस्ती बघा हा आरोय ते हस्ती स्वयंयो चरळ दोन वाक्यात दुसरे टीकाकार काय करतात एवढंच नाही त्याचं स्पष्टीकरण चार वाक्यात जे आपण स्पष्टीकरण बघितलं ना ते आवश्यक आहे त्याचं सगळं सांगण्यासाठी पण आरोहंतीमध्ये निक्स नाही आहे प्रत्यक्षा, पण त्याचा अर्थ आहे मग तो स्पष्ट करण्यासाठी म्हणून तुम्हाला आधी तो काढून दाखवायला लागेल निक्सचा अर्थ आणि मग आरोहती हस्ती असं करायला लागेल ते कानाला अयोग्य तरी तरीसुद्धा असा अर्थ एवढाच आहे की हस्ती न्यगभवती एवढाच त्याचा अर्थ आता तो जो न्यगभवती आहे तिथे त्याला कोणतरी प्रेरणा पुन्हा देत आहे आता निक्स अत्याचा प्रयोग आला आणि मग तुम्ही असं म्हणाल की आरोहयंती हस्तीना हस्ती आणि मग पुन्हा तिथे तुम्हाला ते हस्ती फोकस आहेत ते दिसलं नाहीये आता तो हत्ती स्वतःहून प्रेरणा घेतोय असं म्हणायचं असताना तिथे तुम्हाला फरसनेपद वापरता येणार नाही आत्मनेपदच वापरावं वा लागेल आणि आरोह येते हस्ती ते अधिक तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी म्हणून स्वयं ती प्रेरणा तो हत्ती स्वतःच घेतोय असं दाखवण्यासाठी अशा रीतीने चार वाक्ये काही लोकांनी कल्पलेली आहेत काही लोकां म्हणतात चार नको तीनच वाक्यात करा अशी परंपरेबद्दल फारच विलक्षण सूत्र आहे आणि म्हणून लोकांनी त्याला गजसूत्र असंच नाव दिलेलं आहे आणि गजसूत्र व्याख्यान असं एक पुस्तकच पॉंडिचरीच्या संस्थेने प्रसिद्ध केलेलं आहे त्या गजसूत्रावर बरीच व्याख्यान बरेच लोकांनी लिहिलेलं आहे आणि त्याच अर्थातच एकच एक निश्चित उत्तर सापडणं शक्य नसल्यामुळे खूप अस स्कोप आहे त्याच्यामुळे गजकीवर आणि त्यातून आपल्याकडे नवीन करमणी वापरला जातो त्या पद्धतीची काढणं शिपाई चोराला पकडतात चोर पकड चोर, चोर। शिपायाकडून पकडला तो चोर पकडला जातो शिपाई हा चोर स्वाधीन होतो हा चोर स्वाधीन चोर शरण येतो हा शिपाई चोराला पकडतो शरण येण्याची प्रेरणा हा शिपाई शिपाई झाली <laughs> प्रेरणा देतो आणि तो शिपाई दिसल्याबरोबर <laughs> <laughs> तो ती प्रेरणा घेऊन स्वतः असं जेव्हा सांगायचं असेल तो स्वतहून आला सामान्य ह्याच्यामध्ये चोर <laughs> शरण आला म्हणजे ढोबळ झालं ढोबळ ढोबळ झालं ते पण शिपाईला बघून तो स्वतःहून शरण आला असं जेव्हा तुम्हाला म्हणायचंय तेव्हा तुम्हाला संस्कृतमध्ये आत्मनिर्पद प्रत्यय लावून ती रचना करतही लेकिन वो है नहीं मतलबस्थ भावक भावकेस रचना होती कर्मकर्तरी रचना प्रयोजक का संबंध नाही हैस कर्म कर्तरी रचना होती स्वयंवाही होता है कर्मकर्ता बन जाते प्रयोजक का कोधस्थ क्रिया कर्मकर्तरी प्रक्रिया होती कर्तृस्थ क्रिया भावक आहेस प्रकारी प्रयोजक वाक्य रचना होती हा कर्मस्थ कि धातु के संबंध मे प्रक्रिया आनली हैन जो हिंदी मे कहते है ना गुजराती हिंदी मेने ताला खोला खुल गे गुजराती कॅसे होता खुली गे मेन हा मे ताडू खो हांता हो कर्म करता मूल वाक्यता जो कर्म आहे तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे देवदत्त ओदनम पचतली त्याच्यामध्ये ओदन हा एक कर्म आहे आणि देवदत्ताने त्याला एकत्र आणलेलं आहे पण आपण हे बघितलं होतं की पचती याचा अर्थ अनेक त्याच्यातल्या छोट्या क्रिया असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे म्हणजे काष्टानी ज्वलंती आपण त्याच्यामध्ये व्यापार कर अभिप्रेत किंवा त्यानंतर मृदू भवती हा पण त्याच्यामध्ये व्यापार अभिप्रेत तुम्हा कर तर तुम्हाला या सगळ्या व्यापारांपैकी जो जर कर्माचा व्यापार हायलाईट करायचा असेल तर इतर करणाचा अधिकरणाचा व्यापार तुम्हाला हायलाईट करायचा असेल तर सरळ सरळ त्याला तुम्ही कर्तृफद देऊ शकता म्हणजे ता काष्ठानी पचलते असं म्हणू शकता चूल भात असं तुम्ही म्हणू शकता किंवा भांड भात असं पण म्हणू शकता चाली पचती असं पण म्हणू शकता किंवा पाणी भात शिक तुम्ही म्हणू शकता करण अधिकरणं कोणालाही तुम्ही कर्तृपदं देऊ शकता तसंच तुम्हाला कर्माला जेव्हा कर्तृपदं द्यायचं असेल तेही तुम्ही देऊ शकता त्यावेळेला फक्त तुम्हाला वाक्य रचना वेगळी करावी लागते आणि म्हणावं लागतं की ओदनहादनमपचती असा अर्थ तुम्हाला सांगायचा असतो तेव्हा ओदनहा पच्य असं तुम्हाला म्हणावं लागतं आणि मग तिथे तुम्हाला स्केन कस स्वयंस्व असं तिथे तुम्हाला म्हणावं लागतं ओदनहादनमपचती हा अर्थ तुम्हाला उदन हा पच्चे असं ते थे थे कर्म करतरी रचना करून कर्मणी प्रयोगासारखी रचना होते पण त्याच्यामध्ये तरी कर्म वेगळं नाही आहे उदन हा एवढंच त्याचं करण आहे उकळतं पाणी हे करण होऊ शकतो उकळतं पाणी हे त्याचं करण होऊ शकतं पण उकळता पाणी कर्म होणार नाही कर्म भातच होईल शिजवणे या क्रियेचं तुम्हाला असं म्हणायचंय की तो पाणी उकळवतो तर ते पाणी कर्म झालं आणि पाणी उकळतं त्याच्यामध्ये ते कर्मच करतात असं होईल चुलीवर भात शिजतोय चुलीवर भाग शिजतोय करतात कोण पण त्याच्यामध्ये भाग नसतात भागच करतात तुम्ही असं म्हणाल ना की चूल भाग शिजवते चुली आपण असं म्हणतो चुलीवर त्याच्यात काही प्रश्न नाही ते कर्म आहे तिथे तुम्ही चुलीवर हे अधिकरण आहे असं शब्दाने सांगतो तुम्हाला समजा तसं म्हणायचं नाहीये तुम्हाला समजा असं म्हणायचंय की मी आता ज्याच्यात तुम्हाला अग्नीची जी आच आहे ती तुम्हाला अधोरेखित करायची की हे जे मी शिजवतोय शिजवते आहे हे मंद आचेवर शिजवायचे किंवा जास्त असं तुम्हाला म्हणायचं असताना चूल भात शिजवते असं तुम्ही म्हणू शकता चूल हे अधिकरण असलं तरी सुद्धा त्याला तुम्ही कर्तृत्व घेऊ म्हणजे तुम्ही जेव्हा चूल भात शिजवते असं म्हणतात तेव्हा चूल त्या मंद किंवा त्या जास्त ह्याच्यात पेटते असं तुम्ही सांगता आणि त्या क्रियेने तो भात मृदू होतोय असं त्याच्यात सुचवायचंय पण हेच तुम्ही जेव्हा भाताला कर्मसौज्ञा दे कर्तृसौज्ञा असं म्हणता तेव्हा तुम्ही असं म्हणता की भात शिस्तो आता भात मराठीमध्ये आपण स्वयमेव म्हणत नाही पण संस्कृतमध्ये स्वयंव असं म्हटलं जातं भात स्वतः शिस्त असं नाही म्हणत भात शिस्तो याचा तोच अर्थ अभिनतो भात शिस्तो याचा अर्थ भात मऊ होतोय देवदत्त मऊ करते कर्मकर्तरी कहते हैं पच्चते स्वयं ये कर्मकर्तरी प्रयोगतो दार उघत दार उघत कर्मकर्तरी प्रयोग फक्त मराठी मध्ये त्याच्यात वेगळं हे घेत नाही निजंता नाही संबंध नाहीचना जैसा जिसकी रचना होती हैतु कर्मणी रचना नाही कर्म कर्तरी कत कर्म कोर्ता का स्वरूप आग नाही अर्थ और... नहीं मतलब स्वतः और... प्रेरणा ये नहीं है उसमें जो मृदु भवन है उस मृदु भवन का करता कर्म है तो उसको आपको अधोरेखित करना है उसको जो प्रेरणा देने वाला वो करता था वो अभी बाहर निकल गया इसमें और प्रेरणा नहीं है वहाँ पर प्रेरणा और प्रेरणा का त्याग ऐसे था यहाँ पर प्रेरणा नहीं है वो पहले से ही निकल गई वो शब्द से दिखान ही नहीं है प्रेरणा देवदत्त भात पका रहा चावल पका रहा है इसमें एक प्रेरणा है उसको आप निकाल दीजिए अब जो भात चावल है उसी को आपको कर्त देना है क्योंकि देवदत्त चावल पका रहा है इसमें जो छोटी छोटी क्रियाएं हैं जिसमें एक क्रिया नरम होना ये है जिसका चावल करता है खुद करता है उसके कर्तृपद को कर्तभाव को आपको ऊपर शब्द से दिखाना है तो आप उसको वहां ला सकते हैं लेकिन उसमें सिर्फ आपको यह करना पड़ेगा कि ऐसा जो मृदु होना है उसका वो स्वयं चावल भी कर्म है तो ओदनहा ओदनम पचती ऐसे आपको कहना पड़ेगा लेकिन ये आप कहते नहीं है इसलिए आप फिर उसको कहते हैं ओदनहा पचते स्वयं चावल अपने आप को पका रहा है ऐसा ज्यादा माना तो कर्म कर्तव्य आपकी रचना याचा या प्रयोजक वाक्य रचनेची संबंध नाहीये पण या वेगळ्या विशिष्ट प्रकारच्या वाक्य रचना संस्कृत असं इथे सांगण्याचं हे प्रयोजन आहे त्या प्रयोजकाच्या संबंधामध्ये त्याचा अर्थाचा साध वाक्य आहे त्याच्यामध्ये जन जातोय ज्याचा अर्थ उत्पन्न होणे सृष्टी हे त्याचं कर्तृत्व आहे पण वाक्य रचना तुम्ही अशी केलेली आहे सृष्टी जायचं तुम्ही असं म्हणाला ईश्वरा हा सृष्टी निर्मितीत आहे ती सृष्टी पण तुम्ही म्हणता सृष्टी ही जायच आहे जनधातूचा वापर तुम्ही केल्यानंतर ते त्याचं कर्तृत्ता सृष्टी त्याचं कर्तृत्व झालं आता अर्थातच ती उत्पन्न व्हायला प्रेरणा पाहिजे कोणाची तरी त्यामुळे त्याचा वापर केल्यानंतर ईश्वर हा सृष्टीम जनयती असं तुम्ही करू शकता ईश्वर हा सृष्टीम जनय पण हे कर्तृस्थ क्रियक कर नसल्यामुळे त्याचा अशासारखा प्रयोग तुम्हाला करता येणार नाही सृष्टी ही जनयत्या किंवा जनयते असं नाही करता येत कर्तृस्थ क्रियक आणि कर्तृस्थ भावक नाही जन हे क्रियाक सृष्टी काय जनय तुम्हाला कर्तव्यचना उपलब्ध आहे शब्दकोशाला गेलो टॅग कोणी दिलेलं नाही पण ते टॅग देता येतील तो विभाग उपलब्ध आहे अर्थाच्या अनुषंगाने तो, आता, आ, आ, नहीं। नहीं। नहीं। नहीं। तो करता येतो विभागणी धातूंची प्रत्यक्ष प्रसिद्ध अशी केलेली नाही अलग आहे साम्य है साम्य प्रत्येका साम्य पूर्वी अलग है हा भावपाठ मे धातुपाठ मे अर्थ आहे टीकाण बरे असं कोणी प्रत्यक्ष केलं नाही थोडस केलं आहे पुढे बघूया कसं असा या प्रयोजन वाक्य रेल्वेात दोन विलक्षण रचना संस्कृत मध्ये आणि त्याचा इतर भाषांमध्ये पण त्या विशेषत कर्मकर्तरी वाक्यरचना पुढे आलेलीच आहे सगळ्या भाषांमध्ये ही फक्त प्रयोजकाची जी आहे ना ती फारशी आलेली नाही कारण त्या प्रत्ययाचा विचार आणि अर्थातच त्याच्याविषयी अजूनही निसंदिग्धता नाही आहे किती पायऱ्या आहेत आणि काय आहे तो भाग राहणारच अशा रीतीने प्रयोजकाच्या विषयीची जी चर्चा होती त्या कौमुदीत संपली दोन्ही सूत्र आता इथून पुढची जी सूत्र आहे ती विशिष्ट संदर्भामध्ये दुसऱ्या कारकांना कर्म विशेषत अधिकरणकारकाला कर्मसंज्ञा केव्हा येईल ते सांगणारी पुढची तीन सूत्रं आणि त्याच्यानंतर उपपद विभक्ती जी आहे द्वितीयाविभक्ती तिच्याविषयीचं विवेचन आहे म्हणजे कारकविभक्ती जी आहे ती आता संपत आली मूळ इप्सिततम कर्म हे मूळचं प्रथायुक्तम चानिस हे त्याला जोड दिलेलं आहे अकचवीक्रमच याच्यामध्ये सुद्धा काय आहे इतर कारकं त्या त्या कारकत्वाने विभक्षित नाही आहे तेव्हा त्यांना कर्मसोजण्या येते त्यानंतर प्रयोजक वाक्यरचनामध्ये साध्या वाक्यातल्या कर्त्याला प्रयोजक वाक्यरचनेत कर्मसोजने येते असं सांगितलं आणि आता आधाराला कर्मसोज्ञ येते असं पुढच्या तीन सूत्रांमध्ये सांगणार आणि नंतर इथे कारकविभक्ती संपेल आणि मग उपपदविभक्ती म्हणजे दुसऱ्या पदाच्या संबंधाने एखाद्या विशिष्ट शब्दाला येणारी विभक्ती तिचं विवेचन सुरू तर तो पुढचा तो भाग आहे आधाराला देणारे कर्मसोधणी तो भाग आता आपण पुढच्या अल्ल आहोत अद्याप आता अलग नमस्त सर आमच्याकडच्या लाटेच्या कार्यशाळेविषयी गव्हर्नमेंट हो सांगा मी मी थांबेटे काकाना आणि मल्हार सरांना ई पत्र पाठवलंय ईमेल पाठवलं ए जी रुपाली महाविद्यालय